अध्याय तहावा भगवान श्रीरामांच्या लिलांचे वर्णन श्री, श्री शुकाचार्य म्हणतात खटवांगाचा पुत्र दीर्घबाहू आणि दीर्घबाहूचा परमयशस्वी पुत्र रघु झाला रघुचा अज आणि अजाचा पुत्र महाराज दशरथ झाला देवांनी प्रार्थना केल्यावरून साक्षात परब्रह्म भगवान श्रीहरीच आपल्या अंशानेच चार रुपे धारण करून राजा दशरथाचे पुत्र झाले राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न अशी त्यांची नावे होती परीक्षिता सीतापती भगवान श्रीरामांचे चरित्र तत्वज्ञानी ऋषींनी पुष्कळचे वर्णन केलेले आहे आणि तू ते अनेक वेळा ऐकलेलेही आहे भगवान श्रीरामाने आपल्या पित्याचे वचन सत्य करण्यासाठी राज्य सोडले आणि ते कमळासारख्या कोमल चरणांनी राना फिरत राहिले त्यांचे चरण इतके कोमल होते की प्रियेच्या हातांचा स्पर्शसुद्धा त्यांना सहन होत नव्हता तीच पावले जेव्हा मनात चालून चालून थोकून जात तेव्हा हनुमान आणि लक्ष्मण ती चुरून त्यांचा थकवा दूर करीत शूरपणखेला विद्रुप केल्यामुळे त्यांना प्रियेचा वियोग सहन करावा लागला या वियोगामुळे क्रोधाने त्यांनी भोया उंचावल्या त्या पाहून समुद्रसुद्धा भयभीत झाला त्यानंतर त्यांनी समुद्रावर सेतू बांधला आणि लंकेत जाऊन दुष्ट राक्षसरूप जंगल दाबागणीप्रमाणे भस्म करून टाकले ते अयोध्याधिपती आमचे रक्षण करू श्रीरामानी विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये लक्ष्मणा देखतच मारीच इत्यादी राक्षस्रेष्ठांना ठार केली। परीक्षिता सीतेच्या स्वयंवर मंडपात जगातील निवडक वीरांच्या सभेमध्ये तीनशे वीरांनी आणलेले भगवान शंकरांचे भयंकर धनुष्य ठेवले होते श्रीरामानी ते सहज उचलून त्याला दोरी लावून ते तो ओढले तोच मधोमध त्याचे दोन तुकडे झाले हत्तीच्या छाव्याने सहज पूस मोडावा त्याप्रमाणे वक्षस्थळावर मानाने राहिलेल्या सीता नामक लक्ष्मीला त्यांनी स्वयंवरात जिंकली त्या गुण शील वय शरीराची ठेवण आणि सौंदर्य अशा सर्व बाबती श्रीरामांना शोधत होत्या अयोध्येला परत येताना वाटेत ज्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती त्या परशुरामांचा गर्व त्यांनी नष्ट केला जरी महाराज दशरथांनी पत्नीच्या आधीन होऊन तिला तसे वचन दिले होते तरीसुद्धा ते त्या सत्यबंधनात बांधले गेले होते म्हणून श्रीरामानी त्यांचे वचन सत्य करण्यासाठी त्यांची आज्ञा शिर्वधार्य मानली आणि जसा अनासक्त योगी प्राण सोडतो तसे राज्य लक्ष्मी मित्र हितचिंतक आणि महाल सोडून पत्नीबरोबर वनवास पत्करला वनात गेल्यावर त्यांनी रावणाची बहीण शुरपणखायला विद्रोप केले कारण ती कामूक विचारांची होती तिच्या खर दूषण त्रिशिरा या भावांना आणि अन्य चौदा हजार राक्षसांना हातात महान धनुष्य घेऊन श्रीरामांनी ठार केले आणि अनेक प्रकारच्या अडचणी असलेल्या वनामध्ये इकडे तिकडे विहार करीत ते निवास करून राहिले परिक्षिता रावणाने जेव्हा सीतेच्या रूपगुणांविषयी ऐकले तेव्हा त्याचे हृदय कामवासने आतूर झाले त्याने मारिचाला अद्भूत हरिणीच्या रुपात तिच्या पर्णकुटीजवळ पाठवले तो श्रीरामाना दुरवर घेऊन गेला तसे दक्ष प्रजापतीला वीरभोद्राने मारले होते तसेच त्यांनी आपल्या बाणाने त्याला तात्काळ मारून टाकले नीचे राक्षस रावणाने लांडग्याप्रमाणे श्री राम लक्ष्मणांच्या अनुपस्थितीमध्ये विदेहानिनी श्री सीतादेवीचे अपहरण केले त्यानंतर ते आपल्या प्राणप्रिय सीतेच्या वियोगाने भाऊ लक्ष्मणासह जंगलामध्ये दिनवाणी होऊन फिरू लागले जे स्त्रियांमध्ये आसक्त असतात त्यांची अशीच गती होते हेच जणून त्यांनी दाखवले यानंतर ज्याची सर्व कर्वबंधने रावणाशी युद्ध करण्याच्या भगवत सेवा रूप कर्माने अगोदरच भस्म झाली होती त्या जटायूवर श्रीरामाने अग्निसंस्कार केला पुढे त्यांनी कबंधाचा संहार केला आणि त्या पटपाठ सुग्रीव इत्यादी वानरांशी मैत्री करून वालीचा वध केला त्यानंतर वानरांच्या द्वारा आपल्या प्रियेचा शोध लावला ब्रह्मदेव आणि शंकर ज्यांच्या चरणांची पूजा करतात तेच मनुष्य रूप भगवान श्रीराम वानर सेनेसह समुद्र तटावर पोहोचले इथे तीन रात्री उपवास करून समुद्र भेटायला आला नाही तेव्हा भगवंतांनी क्रोधाने आपली नजर समुद्रावर टाकली त्यावेळी समुद्रातील मगरी आणि मासे गडबडले भ्यामुळे समुद्राची गर्जना शांत झाली तेव्हा शरीर धारण करून आणि आपल्या डोक्यावर अर्ध्यादी वस्तू समुद्र भगवंतांच्या चरणकमलांना शरण आला आणि म्हणू लागला अनंता आम्ही मूळ असल्याकारणाने जगाचे एकमेव स्वामी आदिकारण आणि अविनाशी अशा आपल्या खऱ्याच स्वरूपाला जाणत नाही आपण सर्व गुणांचे स्वामी आहात म्हणून जेव्हा आपण सत्वगुणांचा स्वीकार करता तेव्हा देवतांची रजोगुणांचा स्वीकार करता तेव्हा प्रजापतींची आणि तमो गुणांचा स्वीकार करता तेव्हा आपल्या क्रोधाने रुद्रगुणाची उत्पत्ती होते हे वीर शिरोमणे आपण आपल्या इच्छेनुसार मला पार करून जा आणि त्रैलोक्याला रडवणाऱ्या विश्रवाचा कुपुत्र रावण याला मारून आपल्या पत्नीला घेऊन या इथे माझ्यावर एक सेतू बांधा त्यामुळे आपल्या यशाचा विस्तार होईल आणि पुढे जेव्हा मोठमोठे हो नरपती दिग्विजय करीत इथे येतील तेव्हा ते आपल्या यशाचे गायन करतील भगवान श्रीरामांनी कित्येक पर्वतांच्या शिखरांनी समुद्रावर फुल बांधला जेव्हा मोठमोठे वानर आपल्या हाताने पर्वत उचलून आणत तेव्हा त्यावरील झाडे आणि मोठमोठे शिलाखंड थरथर कापत असत यानंतर भगवंतांनी विभीषणाच्या सल्ल्याने सुग्रीव नील हनुमान इत्यादी प्रमुख असणाऱ्या वानर बरोबर लंकेत प्रवेश केला हनुमंतांनी ती अगोदरच जाळली होती त्यावेळी वानर सेनेने लंकेतील फेरपटका मारण्याची ठिकाणे खेळाची मैदाने धान्याची गोदामे खजिने दरवाजे फाटके सभागृहे सज्जे आणि पक्षांची घरटी सुद्धा वेढली त्यांनी तिथली आसने ध्वज सोन्याचे कळस आणि चौक तोडून फोडून टाकले हत्तींच्या झुंडीने नदीचे पाणी खळगळून टाकावे त्याप्रमाणे हे पाहून राक्षस रावणाने निकुंभ कुंभ धुमराक्ष दुर्मुख सुरांत नरांतक प्रहस्त अतिकाय विकंपन इत्यादी आपले सर्व सेनापती पुत्र मेघनाद आणि शेवटी भाऊ कुंभकर्ण यांनाही युद्ध करण्यासाठी पाठवले राक्षसांची ती विशाल सेना तलवारी त्रिशू धनुष्य प्रास रुष्टी शक्ती बाण भाले खडग इत्यादी शस्त्रास्त्रांमुळे अजिंक्य होती भगवान श्रीरामांनी सुग्रीव लक्ष्मण हनुमान गंधमादन नील अंगद जांबवान पनस इत्यादी वीरांना बरोबर घेऊन राक्षसांच्या सेनेवर हल्ला केला श्रीरामांच्या अंगदादी सर्व सेनापती राक्षसांच्या हत्ती रथ घोडे आणि पायदळ अशा चतुरंग सेनेशी द्वंद्वयुद्ध करून त्यांना वृक्ष पर्वत शिखरे गदा आणि बाणांनी मारू लागले वास्तविक श्री सीता सीतादेवींना स्पर्श केल्यामुळे ज्याचे अगोदरच अकल्याण झाले होते त्या रावणाच्या पक्षाचे ते, पक्षा ते असल्यामुळे आधीचारखे होते राक्षस राज रावणाने जेव्हा पाहिले की आपली सेना नष्ट होऊ लागली आहे तेव्हा तो चिडून पुष्पक बसून श्रीरामांच्यावर चालून आला त्यावेळी इंद्राचा सारथी मातली एक ते तेजस्वी दिव्य रथ घेऊन आला श्रीराम जेव्हा त्यावर विराजमान झाले तेव्हा रावण आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्यांच्यावर प्रहार करू लागला श्रीराम त्याला म्हणाले मीच राक्षसा कुत्र्याप्रमाणे तू आमच्या माघारी आमच्या पत्नीचे हरण केलेस तुझ्या दुष्टपणाची हद्द झाली तुझ्यासारखा निर्लज्ज आणि निंदनीय दुसरा कोण असू शकेल ज्याप्रमाणे समर्थ काळाला कर्तृत्व संपन्न सुद्धा टाळू शकत नाहीत त्याचप्रमाणे आज मी तुझा, तुला तुझ्या कृत्याचे फळ भोगायला लावतो अशा प्रकारे रावणाची निर्भसना करीत श्रीरामाने आपल्या धनुष्यावर चढवलेला बाण त्याच्यावर सोडला त्या बाणाने वज्रासारखे असलेले त्याचे हृदय विदीर्ण झले जसे पुण्यात पुण्य संपल्यावर स्वर्गातून खाली पडतात त्याप्रमाणे तो आपल्या दहावी तोंडातून रक्त ओकीत विमानातून खाली पडला त्यावेळी त्याचे बांधव हाय हाय करून ओरडू लागले त्यामुळे हजारो राक्षसणी मंदोदरीसह रडत रडत लंकेच्या महालातून बाहेर पडून रणभूमीवर आल्या लक्ष्मणाच्या बाळाने छिन्न विछिन्न होऊन पडलेल्या आपल्या अप्ताना कवटाळून त्या हातांनी आपली छाती बडवीत मोठ मोठ्याने हो विलाप करू लागल्या हाय हाय लोकांना दहशत बसवणारे रावण महाराज आज आमचा घात झाला आपण नसल्यामुळे शत्रूंनी लंकेची दुर्दशा केली आहे आता तिचे रक्षण कोण करणार महाराज आपण कामवश झाल्याने सीता देवींचा प्रभाव जाणला नाहीत त्यामुळेच आपली ही दशा झाली आपण राक्षस कुळाला आनंद देत होता पण आज आम्ही सर्वजण आणि ही लंका विधवा झाली आपले हे शरीर गिधाडांचे खाद्य बनले आणि आत्मा नरकाचा अधिकारी बनला श्री शुक म्हणतात श्री रामचंद्रांच्या आज्ञेने विभीषणाने आपल्या नातलगांचे पितृयज्ञाच्या विधीने शास्त्रानुसार अंत्येष्टी कर्म केले नंतर भगवान श्रीरामांनी अशोक वाटिकेच्या आश्रमात अशोक वृक्षाच्या खाली बसलेल्या श्री सीतादेवींना पाहिले त्या आपल्या विराहाने दुखी आणि कृष झाल्या होत्या आपल्या प्राणप्रिय अर्धांगिनीला पाहून श्रीरामांचे हृदय करुणीने व्याकुळ झाले इकडे भगवंतांचे दर्शन झाल्यामुळे सीता देवींचे हृदय आनंदाने भरून गेले त्यामुळे त्यांचे मुखकमल उल्धसित झाले भगवंतांनी बिभीषणाला राक्षसांचे आधिपत्य लंकेचे राज्य आणि एक कल्पाचे आयुष्य दिले त्यानंतर अगोदर सीतादेवीना विमानात बसवले नंतर लक्ष्मण सुग्रीव हनुमंत यासह आपण बसले अशा प्रकारे 14 वर्षे पूर्ण करून ते आपल्या नगरीकडे परतले त्यावेळी वाटेत ब्रह्मदेवादी लोकपाल त्यांच्यावर पुष्पवर्षाव करीत होते इकडे ब्रम्ह देवादी देव आनंदाने भगवंतांच्या लीलांचे गायन करीत होते जेव्हा भगवंतांना समजले कि भरत फक्त गोमूत्रात शिजवलेल्या जवाच्या कण्या खातो वल्कने नेसतो आणि जमिनीवर चटई टाकून झोपतो तसेच त्याने जटा वाढवलेले आहेत तेव्हा करुणेने भगवंतांचे हृदय भरून आले जेव्हा भरताला समजले की आपले ज्येष्ठ बंधू श्रीराम येत आहेत तेव्हा तो नागरिक मंत्री आणि पुरोहितांना बरोबर घेऊन आणि श्रीरामांच्या पादुका डोक्यावर ठेवून त्यांच्या स्वागतासाठी निघाला जेव्हा भरत आपले राहण्याचे ठिकाण नंदीग्राम येथून निघाला तेव्हा लोक त्याच्याबरोबर ते मंगलगीते गात आणि वाद्यवाजवीत चालू लागले वेदवेते ब्राह्मण वारंवार मंत्राचे पठन करीत होते सर्वत्र सोनरी पताका फडकत होत्या रंगीबेरंगी ध्वजांनी सजवलेले सुवर्ण रथ सोन्याचे खोगीर घातलेले सुंदर घोडे तसेच सोन्याची चिलखते घातलेले सैनिक त्यांच्याबरोबर चालू लागले शेठ सावकार श्रेष्ठ वारांगणा आणि पायी चालणारे सेवक महाराजांना योग्य अशा लहान मोठ्या भेटवस्तू बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर निघाले श्री रामाना पाहताच प्रेमाचा उद्रेक होऊन भरताचे हृदय आणि डोळे भरून आले अशा स्थितीत त्याने त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले त्याने प्रभूंच्या समोर त्यांच्या पादुका ठेवल्या आणि तो हात जोडून उभा राहिला तेव्हा त्याच्या नेत्रातून धारा वाहत होत्या श्रीरामाने आपल्या दोन्ही हातांनी भरताला पुष्कळ वेळपर्यंत आपल्या हृदयाशी कवटाळले आणि आपल्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी त्याला न्हावू घातले त्यानंतर सीता देवी आणि लक्ष्मणासह त्यांनी ब्राह्मण आणि पूजनीय गुरुजना नमस्कार केला आणि प्रजेने श्रीरामांना भक्तिभावाने नमस्कार केला त्यावेळी अयोध्येतील सर्व प्रजेने आपले स्वामी पुष्कळ दिवसानंतर परत आल्याचे पाहून आपले दुपट्ट्या हवेत उडवीत पुष्प वर्षाव करून आनंदाने नाचण्यास सुरुवात केली भरताने हातात पादुका घेतल्या विभीषणाने उत्कृष्ट चौऱ्या सुग्रीवाने पंखा आणि श्री हनुमंताने पांढरे छत्र धरले परीक्षिता शत्रुघ्नाने धनुष्य आणि भाता सीता देवींनी तीर्थाने भरलेला कमंडलू अंगदाने सोन्याचे खडग आणि जांबवानाने ढाल घेतले या लोकांसह श्रीराम पुष्पक विमानात विराजमान झाले योग्य स्थानांवर स्त्रिया बसल्या भाट स्तुती करू लागले राजा ग्रहताऱ्यांनी चंद्र शोभावा तसे यावेळी भगवान श्रीराम शोभून अशा प्रकारे बांधवांच्या स्वागताचा स्वीकार करीत भगवंतांनी आनंदोत्सव चाललेल्या अयोध्या नगरीमध्ये प्रवेश केला त्यांनी राजमहलात प्रवेश करून आपली माता कौसल्या अन्य माता गुरुजन बरोबरीचे मित्र आणि लहान यांचा यथायोग्य सन्मान केला तसे त्यांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकारही केला श्री सीतादेवी आणि लक्ष्मण सुद्धा सर्वांना ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार भेटले प्राणांच्या संचाराने मृत्यू उठावी त्याप्रमाणे त्यावेळी त्या माता आपल्या पुत्रांच्या आगमनाने उठल्या त्यांनी त्यांना आपल्या मांडीवर बसवून घेतले आणि नेत्रातीला श्रुणी त्यांना अभिषेक केला त्यावेळी त्यांचा सर्व शोक नाहीसा झाला त्यानंतर वशिष्ठाने इतर गुरुजनांच्या सह विधीपूर्वक भगवंतांच्या जटा उतरवल्या आणि बृहस्पतीने जसा इंद्राला अभिषेक केला त्याचप्रमाणे त्यांना चारही समुद्रांच्या पाण्याने आणि इतर द्रव्यांनी अभिषेक केला अशा प्रकारे मंगल स्नान करून भगवान श्रीरामांनी सुंदर वस्त्रे पुष्पमाळा आणि अलंकार धारण केले सर्व बंधू आणि श्री जानकीवींनी सुद्धा सुंदर सुंदर वस्त्रे आणि अलंकार परिधान केले त्यांच्यासह श्री भगवान श्रीराम अत्यंत शोभत होते भरतानी त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून त्यांची मनधरणी केली तेव्हा भगवान श्रीरामांनी राजसिंहासनाचा स्वीकार केला त्यानंतर ते आपापल्या धर्मामध्ये तत्पर आणि वर्णाश्रमानुसार आचार करणाऱ्या आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणे पालन करू लागले त्यांची प्रजा सुद्धा त्यांना आपला पिताच मानत होती जेव्हा सर्व प्राण्यांना सुख देणारे धर्मन्य श्रीराम राजा झाले तेव्हा वास्तविक त्रेतायुग होते परंतु ते सत्ययुगच आहे असे वाटत होते परीक्षिता त्यावेळी वने नद्या पर्वत वर्ष द्वीप आणि समुद्र हे सर्व कामधेनुप्रमाणे प्रजेचा सर्व कामना पूर्ण करीत इंद्रियातीत भगवान श्रीराम राज्यावर असताना कोणालाही मानसिक चिंता किंवा शारीरिक रोग होत नसत वृद्धावस्था दुर्बलता दुःख शोक भय आणि थकवा नाममात्र सुद्धा नव्हते एवढेच काय ज्यांना मरण नको असे त्यांचा मृत्यूही होत नसे भगवान श्रीरामाने एकपत्नी व्रत घेतले होते त्यांचे चरित्र राजर्षी सारखे पवित्र होते गृहस्थाला उचित अशा स्वधर्माचे शिक्षण देण्यासाठी ते स्वत त्या धर्माचे आचरण करीत होते पतिव्रता देवी, आपल्या पतीच्या हृदयातील भाव ओळखून प्रेम सेवा शील नम्रता बुद्धी लज्जा इत्यादी गुणांनी पतीचे चित्त वेधून घेत असत अध्याय दहावा समाप्त